लुक अध्याय सात ज्या कथा लोकांनी ऐकाव्यात असे त्याला वाटत होते त्या सांगण्याचे संपविल्यावर तो कफर्न हुमाज गेला तेथे एक रोमी शताधिपती होता त्याचा गुलाम इतका आजारी होता की तो मराव्यास टेकला होता हा गुलाम त्या शताधिपतीचा फार आवडता होता जेव्हा शताधिपतीने ऐशी विषय ऐकले तेव्हा त्याने काही यहुदी वडील जनाना त्याच्याकडे पाठविले वो अशी विनंती केली की त्याने येऊन त्यांच्या गुलामाला वाचवावे जेव्हा ते येशू आले तेव्हा त्यांनी मनपूर्वक विनंती केली ते म्हणाले तू त्याच्यासाठी हे करावेस कारण तो त्या योग्यतेचा आहे कारण तो आमच्या लोकावर प्रेम करतो त्याने आमचे सभास्थान आम्हाला बांधून दिले म्हणून येशू त्यांच्या बरोबर गेला तो घरापासून दूर नव्हता तो शताधिपतीने मित्रांना असे सांगण्यासाठी पाठवले की प्रभु, आपण त्रास करून घेऊ नका कारण आपण माझ्या घरी यावे इतकी माझी योग्यता नाही यासाठीच मी स्वतः आपल्याकडे येऊ नये असा विचार केला होता परंतु तुम्ही फक्त शब्द बोला म्हणजे माझा साखर बरा होईल कारण मीही ताबेदार असून माझ्या आधी तर त्याखाली शिपाई आहेत मी एखाद्याला जा असे म्हणतो आणि तो, तो जातो दुसऱ्याला ये म्हणतो आणि तो येतो मी ये माझ्या गुलामाला म्हणतो हे कर आणि तो ते करतो कर जेव्हा येशूने हे ऐकले तेव्हा त्याला त्याच्याविषयी शताधिपती आश्चर्य वाटले तो त्याच्या मागे येणाऱ्या जमावाकडे वळून म्हणाला मी तुम्हाला सांगतो असा विश्वास मला इस्रायला देखील आढळला नाही ज्यांना पाठविले होते ते घराकडे परतले तेव्हा त्यांना आढळून आले की तो सेवक बरा झाला आहे नंतर असे झाले की एसयू नाईन नावाच्या गावाला गेला त्याच्या त्याचे शिष्य व मोठा समुदाय होता तो गावाच्या वेशीजवळ आला असता एका मेलेल्या माणसाला अंत्यविधी नेले जात होते तो त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता आणि ती विधवा होती आणि गावातील बरेच लोक तिच्या बरोबर होते जेव्हा प्रभूने तिला पाहिले त्याला तिची अनुकंपा वाटली व तो तिला म्हणाला रडू नकोस नंतर तो पुढे तिर्डीजवळ गेला व तिला स्पर्श केला जे लोक पिर्डी वाहून नेत होते ते थांबले तेव्हा येशू म्हणाला तरुणा मी तुला सांगतो उठ आणि तो, तो मृत मनुष्य उठून बसला व बोलू लागला मग येशू ने त्याला त्याच्या आईकडे दिले ते सर्व भयचकित झाले त्यांनी देवाचे गौरव केले ते म्हणाले आमच्यामध्ये एक महान संदेष्ट प्रगट झाला आहे आणि म्हणाले देव त्याच्या लोकांना मदत करण्यास आला आहे येशू विषयीची ही बातमी सर्व येऊदियात आणि सभोतालच्या परिसरात पसरली योहानाच्या शिष्यानी यव्हानाला जाऊन हे सर्व सांगितले नंतर यव्हानाने आपल्या दोन शिष्यांना बोलावले आणि त्याने त्यांना प्रभूकडे हे विचारण्यासाठी पाठविले की जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्या कोणाची तरी अपेक्षा करावी जेव्हा लोक त्याच्याकडे आले ते म्हणाले भक्तिमय करणारे यहोनाने आम्हाला तुमच्याकडे हे विचारण्यास पाठवले आहे की जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्या कोणाची अपेक्षा करावी त्यावेळी येशूने अनेक लोकांचे रोग आजार बरे केले पुष्कळामधील भूते काढली आंधळ्यांना दृष्टी दिली येशूने त्यांना उत्तर दिले जा आणि तुम्ही जे ऐकले व पाहिले आहे ते यवनाला सांगा आंधळे पाहतात लंगडे चालतात कुष्ठरोगी शुद्ध होतात बहिरे ऐकतात मेलेले जिवंत केले जातात आणि गरीब लोक सुवार्थ ऐकतात जो मला अनमान करता स्वीकारतो तो धन्य धन्यवानाचे निरोपे गेल्यावर येसू समुदाया बरोबर यव्हाना विषय बोलू लागला वाळवंटात तुम्ही काय पाहण्यासाठी गेला होता वाऱ्याने वाकलेले बोरू नाही मग काय पाहण्यासाठी तुम्ही गेला होता कपडे घातलेले मनुष्य नाही कलम कपडे घालणारे आणि रामात राहणारे लोक राजवाड्यात राहतात पण तुम्ही बाहेर काय पाहण्यासाठी गेला होता संदेशा होय मी तुम्हाला सांगतो तुम्ही संदेशापेक्षा काहीतरी अधिक पाहिले आहे हा तो ज्याच्याविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे पहा मी माझ्या संदेश वाहकाला माझ्या आहे तो तुमच्या मार्ग तयार करी मी तुम्हाला सांगतो जे स्त्रियांपासून जन्मले त्यात यवनापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही तरीही देवाच्या राज्यातील अगदी सामान्य माणूस सुद्धा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे जेव्हा लोकांनी हे ऐकले तेव्हा त्यांनी मान्य केले की देवाची शिकवण चांगली आहे जकादार सुद्धा सहमत झाले या लोकांना यव्हानाने अगोदरच बाप्तिस्मा दिला होता पण परुषी व नियमशास्त्राच्या शिक्षकांनी देवाची त्यांच्या विषयी असलेली योजना नाकारली त्यांनी यव्हानाला त्यांचा बाबतीस्मा करू दिला नाही मग मी या पिढीची कोणाशी तुलना करू ते कोणासारखे आहेत ते उन्हाळ मुलांसारखे आहेत ते बाजारात बसतात ते एकमेकाला म्हणतात आम्ही तुमच्यासाठी पावा वाजविला पण तुम्ही नाचला नाही आम्ही तुमच्यासाठी शोक गायले पण तुम्ही रडला नाही बाप्तीस् करणारा यव्हान हा भाकर किंवा द्राक्षर खात किंवा पीत आला नाही पण तुम्ही म्हणता त्याला भूत लागले आहे मनुष्याचा पुत्र खात पित आला आणि तुम्ही म्हणता पाहतो खादाड मद्यपी जकातदारांचा आणि पाप्यांचा मित्र आहे ज्ञान तेव्हा योग्य ठरते जेव्हा त्याचा वापर केल्याने झालेल्या गोष्टी योग्य असतात कोणा एका परुष्याने येशूला त्याच्या बरोबर जेवणाचे आमंत्रण दिले म्हणून तो परुष्याच्या घरी गेला व मेजास भोवती आपल्या जागेवर बसला तेथे त्या गावात एक स्त्री होती ती पापी होती जेव्हा तिला समजले की येशू परुषाच्या घरी जेवत आहे तेव्हा तिने सुगंधी तेलाचे एक अलाबास्त्र भांडे आणले ती त्याच्या पाठीमागे पायाशी उभी राहून रडत होती ती आपल्या आसवानी त्याचे पाय भिजू लागली नंतर तिने ते आपल्या केसानी पुसले त्याच्या पायाचे मुके घेतले व त्यावर सुगंधित तेल ओतले ज्या पुरुषाने हे आमंत्रण दिले होते त्याने ते पाहिले आणि तो स्वतःशी म्हणाला जर हा मनुष्य संदिष्ट असता तर ही कोण व कशा प्रकारची स्त्री आपल्या पायाला स्पर्श करीत आहेत हे त्याला कळले असते येशू त्याला म्हणाला शिमोना मला तुला काही सांगायचे आहे त्याने उत्तर दिले सांगा गुरुजी येशू म्हणाला एका एक सावकाराचे दोन कर्जदार होते एकाकडे पाचशे चांदीची नानी आणि दुसऱ्याकडे पन्नास चांदीची नानी असे कर्ज होते ते कर्ज फिडू शकत नसल्याने सावकाराने दोघांचीही कर्जे माफ केली आता त्यांच्यापैकी कोण त्याच्यावर अधिक प्रेम करील सिमोनाने उत्तर दिले मला वाटते ज्याचे कर्ज जास्त होते तो येशू त्याला म्हणाला तू बरोबर ओळखलेस तो स्त्रीकडे वळून सिमोनाला म्हणाला तू ही स्त्री पाहतोस काय मी तुझ्या घरी आलो तेव्हा माझे पाय धुण्यास तुम्हाला पाणी दिले नाही परंतु हिने माझे पाय आश्रूंनी ओले केले ते तिने केसांनी पुसले तू माला साधे लिंगन शुभे पी आत आज मुके घे थे तू तिने डोके परिने सुगंधित संगत की तिचा अनेक पी क्षमा है स्पष्ट है, है कारण तिने विपुल प्रेम दाखिल कमी माफ केेम करते तुझा पेर ज स्वत मनू लगले हा को जो पापां क्षमा करते स्त्रीला तुझा विश्वास ने तुला शांति ने जा